चेली, चेली तो खरा शिष्य आपल्या स्वरूपानं जाईल त्याच्यामुळे आलेला गुरुत्व आम्ही भाग घेतला असता तर नवे नवे जो आपल्या गुरुत्वाचा परित्याग करायला तयार आहे वैभवाचा परित्याग करायला तयार आहे पण हे वैभवच असं आहे की ते त्यांना टाकायला तयार हे वैभव घरघुशी होऊन बनले राहिले तिथे घरघुशी झाली पट्टर आणि त्याची म्हणून असं जसं म्हणाव गुरुत्व घरघुसून गुर त्यांच्यामध्ये प्रवृत्त झालं आता ते गुरुत्व त्यांना सोडणार नाही कारण ब्रह्म हे सर्वाधिष्ठान असल्यामुळे सर्वांना सत्ता स्फूर्ती देणार असल्यामुळे त्याच्या सत्ता स्फूर्तीला कोणाच्या आधाराची गरज नसल्या ते गुरुत्व त्याला सोडून जाईल तस जाणार नाही यातच त्याचं खरं भूषण असल्या कारणाने ते, ते ब्रम्हल गुरु असल्याकारणाने गुरु म्हणजे तुमच्या सारखे गुरु नव्हे किंवा शिष्याच्या सापेक्ष गुरु नव्हे ब्रम्हनिष्ठ व ब्रम ब्रम्हिरवती या न्यायाने जे ब्रम्हूप झालेले तेच गुरु असल्याकारणाने ते गुरुवैभव ते गुरुत्व ते श्रेष्ठत्व त्यांना सोडून जात नाही केवळ उपदेशामध्ये प्रवृत्त झाले तर कृपा ठरणारच आहे ते तुमच्या माझ्या म्हणण्याची काय गरज आहे त्याला आता शंका अशी की गुरु कृपाळू खरे कृपा योग्यतेने ते शिष्याला असं उद्धाराला नेतात ब्रम्हपतीला नेतात हे जरी खरं असलं तरी त्यांचं गुरुत्व शिष्याच्या सापेक्षेत आहे ना जसं ईश्वरत्व अशी जर कोणी शंका घेईल तर त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून सांगतात की शिष्याच्या सापेक्षा आलेल्या गुरुवैभवावर हे नांदणारे गुरु नव्हे हे अंगाच्या वैभवावर नवे नवे जे वैभव त्यांना सोडून जात नाही ते त्यांचं गुरुत्व आहे असं हे महाराजांनी विसावे उभी सांगितले आहेत महाराज म्हणतात मग हे यांचं जे मूळ गुरुत्व आहे स्वरूपाने असणार कि ज्याच्यावर हे आधीच येत ते कोणाच्या त्याच्यावर अवलंबून असं जे ते म्हणतात तर ते महाराजांनी असल्यामुळे विशेष खुलासा करावायचा आहे तिथे पुन्हा वेगळा खुलासा करायचाच आहे पुन्हा वेगळा करायचं काही कारण नाही इथे एवढा खुलासा पुरेसा आहे शिक्षक बाकीचा विषय आपण आता उद्या वाच कुंडली गौड अशा प्रकार दूर दिसला तरी श्रीगुरु दोन्ही आपलीच रूपे पाहत आहेत हे सांगतात पण संबंधाचा सुशासून म्हणून शिष्यांचे करुणी मिस त्या शरीरा एकत्र समाधानाय नरवती अशी स्थिती निर्माण झाल्याने त्याने एक दिनसी परब्रह्म असल्या कारणाने जे काही कळायच असेल त्या एकाच तत्वामध्ये करण्याची गरज असल्यामुळे स्थितीच्या दृष्टीने जरी पुन्हा असलं तरी प्राणी कर्म सापेक्ष जसा ईश्वर करता येणे या मच्या कर्मसापेक्षतेने स्वतःच अद्वैत आहे ते स्वतःला द्वेताचा संबंध येण्यापासून स्वतः काय ठेवाय स्वस्त स्वत स्वतला जाण लिला एक ते एक स्वरूपामध्ये न करणार्य भावकल्पित निर्माण करून स्वतः स्वतःची वास पाहू लागले म्हणून ही त्याची लिला आहे जगोत्पत्तीच्या बाबतीतही आपल्याला ससंग ही जगताची उत्पत्ती होण्याला ही लीलाच लिलाच कारण अर्थात माया ही नाना शक्ती संपन्न असल्या कारणाने नाना तत्वांची मांडूस म्हणून ज्या वर्णन केलं ती अनेक तत्वांची पीती असल्या कारणाने त्या समजुकेत त्या जाजुकेमुळे त्याप्रमाणे जा <coughs> वेगवेगळे पदार्थ साठवलेले असावे त्याप्रमाणे परमेश्वराच्या आश्रयेत राहणारी पण अनंत शक्ती संपन्न असलेली जी माया ने ने त्या अंगीकार करून ईश्वर अनेक रूपे धारण करतो त्यात हे श्री गुरु स्वरूप व शिष्या स्वरूपही धारण करतो अर्थात ली एक देवभक्ताची लिला आणि लिलेमध्ये भक्ती व्यवहार म्हणून सुख व्यवहारच होतो सुख लाभच होतो आणि गुरु शिष्या संबंधातही सुख लाभच होतो कारण हे भूमी एक होत आणि शास्त्रीय शब्द स्वरूपाची बाकी तर स्वरूपाच होईल तर सुखाला कारण होईल स्वरूपाच होईल असं काही नक्की सांगता येत नाही गुरुजी नेहमी प्रकल्प असं म्हणत असत त्याचा त्याला शास्त्रात आधारही आहे शास्त्रात असा आधार आहे की जीवाची वृत्ती जीवाच ज्ञान जीवाची कृती कधी संवादी असते पण ईश्वराच्या बाबतीत तसं नाही ईश्वराचं ज्ञान हे सदा संवादित असतो सत्यसंकल्प असल्याकारणाने असफलता निर्माण होत नाही सदा सफल असल्याकारणाने ती संवादी असते लक्षात घेऊन गुरुजी म्हणत असत की मनुष्याचा प्रपंचा गाडा तसा बसा चालतच असतो पण हा प्रपंचा गाडा असाच चालला पाहिजे असा जर माणसाचा आग्रह असेल तर तो तसाच काही चालत नाही असं घडत असतं मध्ये गुरु शिष्याचा द्विटा किंवा देवभक्ताच्या द्वेता मध्ये मात्र दुःखाचा देश झाला तर सुखाचा खप्त व्यवहार घडत असल्या कारणाने जगदोत्पत्तीचा हा जो प्रकार आहे एक एक हा जगदुत्पतीलाही कारण केवळ एक लिलाच आहे मी एक आहे तो गुरु रूपाने वाहतो अशी इच्छा निर्माण झाली अशी वृत्ती निर्माण झाली हा पहिला संकल्पाचा गुरबणा निर्माण झाला आणि त्या संकल्पानंतर बाकीची महत्वपासून फार पाषाण्या पर्यंतची सृष्टी निर्माण झाली असा एक सिद्धांत किंवा सृष्टी प्रक्रिया ईश्वर या संपूर्ण जगताचा लिलेने करता होतो तरी मग त्या कर्तृत्वामध्ये वैषम्य मयमिने कोणाला सुखी कोणाला दुःखी उत्तम होऊ मानवाला मध्यम भोव पशुला आलमभो असाय सामग्री अत्यंत महत्वाची असल्यामुळे त्याच्यावरून ईश्वराची दया दिसून येते यापेक्षा ईश्वराविषयी फारसं चिंतन करण्याच्या त्याच्या दृदार पर्जन्यासारखा समजा औषध ज्या प्रमाणे पडतो ज्याप्रमाणे बीज संस्था असतील उसाच जर बीज असेल तर त्याच्यामध्ये पाणी गेला असताना त्याचा परिणाम गोड रूपाने व्हावा आणि मरिया माझी तिखं उशी गोड मना, मना, बीजे हो संस्कार असेल तर गोडपणा निर्माण होईल महाराजांनी पण असं म्हटलं ना शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ ज्याप्रमाणे बीज असेल त्याप्रमाणे फळे येतात त्या ने ईश्वर हा पावसासारखा असल्यामुळे पाण्यासारखा असल्यामुळे ज्याचं जसं जसं कर्म असेल त्या त्याप्रमाणे तो त्याला ती फले देत असतो आपापल्या कर्मसंस्काराप्रमाणे आपण केलेल्या कर्माप्रमाणे आपल्याला फले प्राप्त होतात त्यात ईश्वराचा कुठल्याही प्रकारे दोष नाही तो त्या संस्कारांना वाढवणार आहे ईश्वर जरी या संपूर्ण जगताची उत्पत्ती करीत असला जगद उत्पत्ती ही त्याची लिहिला असली लिहिलेशिवाय वैषम्य नाही त्याच्यावर इथं नव्हे तरच म्हटलंय न करून या येणे केली निर्माण चौदाही भवन चौदा चौदा भवन ही केवळ कर्मच नाही म्हणून तयार केली आणि या सगळ्यामध्ये तत्व जर काही मुख्य असेल तर एक तत्व, तत्वी दाखवलं जात वैशिष्ट्य म्हणून मला विचार सुसा आपुलेची वास आपण पाहतो आपणच आपल्याला मुख्य लिहिला एक गुरु जे क्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ आहेत ते काही शास्त्रार्थ प्रतिपादन करत आहे आणि हे कोणी साधन चकृष्ठ संपत्ती संपन्न शिष्य त्यांच्याजवळ बसून श्रवण करतो आहे प्रश्न प्रतिवर्चनात्मक शास्त्रार्थ विचार चाललेला आहे त्याला गुरु शिष्य सत्तर आणि हा गुरु शिष्य सत्व देश चालतो हे जे द्वैत आहे हे द्वैत या इतर सर्व द्वैताहून आगळं आहे याचं महत्व या आगळं वेगळ्या स्वरूपाचं त्याचं कारण असं की इतर द्वैतामध्ये द्वैतच वाढत इतर द्वैतामध्ये दुःखाचीच प्राप्ती होते इतर द्वैतामध्ये मनुष्याच्या मनाला कोणत्याही प्रकारचं समाधान प्राप्त होत नाही तर महाराज म्हणतात या श्री गुरुंच अर्थात गुरु शिष्याचं जे द्वैत आहे हे द्वैत त्याला पाहणं हे इतर पाहण्यापेक्षा मिळत जे दृश्य दृश्याचे ना किंवा दृश्य दृश्याचा विनाश करणार गुरु हे दृश्य खरे पण या दृश्याच्या दर्शनाने इतर सर्व दृश्यांचा भाग जे दुजे पण द्वैतापिक रासे हे दुजा आहे पण सर्व द्वैताचा विनाश करणार आजीर्ण होण्याचं खाणं निराळ आणि अजिर्ण झालं ते अजिर्ण व ते खाणं निवृत्त करून आपण निवृत्त होणं असल्या प्रकारचं त्रिपळा चूर्णाचं खाण निराळ म्हणून जे द्वैत द्वैतापेक्रास द्वैतच येणे जे शरीरे शरीरा येणे शरीर येणे असंही या मानवी शरीराच जसं होत नाही तस हे द्वैत खरं इतर एक परी एक सर्व द्वेताची निवृत्ती एक आहे सर्व जाणलं जाते एक जाण ते जाणणं जर एक असेल तरच सर्व जाणलं जात कारण कार्याच कारण हे अंतिम तत्व असल्यामुळे त्या एका तत्वाला जाणलं म्हणजे त्या तत्वाची एक असलेली जी कार्य ती सहज जाणली जातात हा त्यातला म्हणून इतरांच्या संगतीने आपली देहात बुद्धी वाढते होते इतकी वाढीस लागते की माणूस शेवटी देहातिरिक्तिधानाच्या अतिरेकामध्ये निषिध कर्ण करण्यापर्यंत प्रवृत्त होतो पण गुरु संघ संत संगती अशी आहे की जया संबंध तुटे फिटे दंध तुटतो फिटतो नाहीसा होतो ज्या संत संगतीचंही वैशिष्ट्य किंवा साधूसंगतीचं वैशिष्ट्य जयाची आशा आस तुटे ज्या परमेश्वराच्या ज्या श्रीभूमीच्या इतर सर्व आशा निवृत्त होतात त्या आशेविषयी एका स्वकाशी करायला असं म्हटले आशा नामशाना कष्टीत आश्चर्य श्रृंखला या बद्धा हा प्रधावंती मुक्ता तिष्ठंत पंग अशा गमतीदार आहेत की अशा नावाची एकदा पायात विडी घातली की माणूस पंगू व्हायला पाहिजे पण अशा नावाची पायात अडकवण्या धावतोय पळतोय हे आश्चर्य नवलपूर्ण असल्या प्रकारची ही शंका आहे इतक नव्हे बद्धा हा जे जे बांधले आहे ते विशेष पळत मुक्ता जे अशा विवर्जित आहे तो तो आशा लहित माणूस पंगूळ साखा पडू नदी करीत नाही आशा कुठल्या येते असं सांगण्याचं तात्पर्य हृदयाच्या आशा आस कुठे एकदा नवे जे भेटले आज सर्व भेटे श्री गुरूंची भेट झाली आणि मग पुन्हा विषयी भावनांची भेट घेण्याची आवश्यकता नाही माणसांच दुर्दैवासा आहे कि माणसं विषयी पाबायला जेवढे भेटायला तेवढे साधू संत भेटायला पोहोचवले जात नाही कशाला साधू संतांना भेटायचं त्यांच्या प्रपंचा कुठे काय चांगलं झालं ते आता आमच्या व्हायचंय त्यांच्या प्रपंचाची लाख रागवणी झाली आता आमचा प्रपंच तडका कसा वाटचा मुख जे कोणी विरुद्धात सचिन ढकल कोणतो बघितलं काही बरं तो आता आज सचिव ते बदना साधू भेटल्या सारखं होत असं हे वैशिष्ट्य सर्व भेटे आपण पाठी आपण आपल्या सारखे आपण आपल्याला भेटल्यासारखं होतं हेही त्याच्यामध्ये वैशिष्ट्य इतकं नव्हे जे तो गुरुलिंग जी माझे ज्ञाने म्हणतात हे श्री गुरु राहत ती माझे आपण गुरु मूर्ती एक गे गे जया लागी श्री अशा कि सरते शेवटी तो वेदच आपल्याला सांगतो की बाबा आता तू माझी मर्यादा संपली याच्या पुढे तू आता ब्रह्मरूप होणार आता मी वेद वेद नसून मी अवेद आहे वेद येते की वेदा धर्म ब्रह्म अशा अपिंद्रिय पदार्थांचं ज्ञान करून देतो म्हणून मी वेद आता तू ब्रा त्यामुळे माझं म्हणून वेद आपण होऊन निवृत्त होतो त्याप्रमाणे तुम्हाला अद्वैत दशा प्राप्त करून देऊन आपण स्वतः निवृत्त होणार असल्या कारणाने ना यासाठी म्हणून अद्वैत बुद्धाचं उल्लंघन करून मुद्दा सुशास म्हणून शिष्याचे मी स असे एक पणा हा सुखाला कारण होत नाही म्हणून गुरु आणि शिष्य हे निमित्त करून श्री गुरु दोन्ही ठिकाणी आपल्या नेत्राने आपल्यालाच पाहतात या ओळीचा असा अभिप्राय आहे की मंद बुद्धी जिज्ञासू करतात परिणाम वादाने केले आहे म्हणजे परमात्म जेव्हा आपण आपल्यापासून एक पहिला वाद आहे आजात म्हणजे जग झालं म्हणजे नाही जग म्हणजे जग आजात म्हणजे जग झालं प्रपंच आहे परब्रम्ह <coughs> मी ब्रम्ह हो करण <coughs> ब्रधरूप हो करणं अशा उदय प्रकारच्या ओतप्रोत स्वरूपाच्या उद्देशाव बदलून केलं जाणार मनुष्याच्या स्वविषयीच्या परिचिन्हतेच्या व ईश्वराविषयीच्या परोक्षतेच्या बांधेची निवृत्ती होते असं या ओतप्रोत चिंतनाचं महत्व आहे म्हणून न झाला प्रपंच अशा अजात वादापर्यंत पहिल्यांदा म्हणू बाकी को त्याला विवर्तवाद सांगितले विवर्तवादामध्ये स्वस्वरूपाचा परित्या अनुखाचं भान असत म्हणून त्याला विवर्ता समजून सांगितलं त्या विवर्तवादाने या जगद उत्पत्तीची समती सांगितली दुसरी त्या विवर्तवादाच्या पोटात पुन्हा दोन वार एक दृष्टी सृष्टीवाद आहे आणि दुसरा सृष्टी दृष्टीवाद आहे दृष्टी सृष्टीवादामध्ये दृष्टी बरोबर सृष्टीची युगपती पत्नी होते व युगपद विलय होतो आणि सृष्टी दृष्टीवादामध्ये सृष्टी म्हणजे पदार्थ तो अगोदर निर्माण झालेला असतो आणि दृष्टी म्हणजे ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञानीनंतर निर्माण होतो त्या दृष्टी सृष्टीवादाचे दोन प्रकार आहेत वृत्तीकालीन सृष्टी आहे आणि दृष्टी सृष्टी आणि एका ज्ञात सत्ता, सत्ता व्यवहार करणं हे फक्त ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी संभवत जनसामान्यांच्या ठिकाणी किंवा जे ज्ञानी अवस्थेला पोहोचून गुरुस्वामीच्या शब्दात बोलण्याचं अजून भूमिका त्याची कमी आहे करा त्याला सांगायला लागतं की आता तू पाचव्यात आहेस आता सहाव्यात गेलं पाहिजे सहाव्यात आहे पुढे गेलं पाहिजे असा जो ज्ञानी तो मात्र आणि याच्यानंतर दुसरा परिणामवाद कि ज्या परिणामवादामध्ये स्वस्वरूपाचा कल्या स्वरूपाचा गुण अवस्थांतराची प्राप्ती आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आरंभवाद आहे भिन्नाशा भिन्नाशा कार्याची उत्पत्ती होऊन कारण भिन्नाशा भिन्न भिन्नाशा कपालांच्या भिन्न वेगळ्या अशा एका घटाची उत्पत्ती होऊ कपाल मात्र जसेच्या तसे राहतात आर तर एवढं घडत कि कपाला मध्ये काशीच्या तसे राहतात तर एखादा घट तयार झाल्यानंतर त्या कपालांच्या पासून दुसरा घट हो। तो तोच गट पुन्हा का उत्पन्न होत नाही त्याचं उत्तर नाही एकदा कपालांच्या होत नाही त्या गटाची पुन्हा किंवा दुसऱ्या घटाची उत्पत्ती होत नाही असं त्याने त्याच उत्तर दिलेलं आहे सार असा आरंभ व्हा एवढे वाद जगद बाबतीत आहे त्या विवादाचा अंगीकार करून गुर शिक्षाच्या निमित्ताने हेश्वर विवर्तवादाने मायेचा अंगीकार करून स्वस्वरूपामध्ये विकार न होऊ देता वरचे वर या, जगत जगत या उत्ती जगत उत्ती जगताचे प्रतिती म्हणून देतो म्हणजेच माया शक्तीच्या द्वारे या संपूर्ण जगताची उत्पत्ती होते अशी संगती सांगितले किंवा माया परिणामी उपादन करणार आहे आणि परमात्मा विवर आहे किंवा मायेच्या द्वारे मायेच्या प्राधान्याने तो मायाविशिष्ट ईश्वरच परिणामी उपादान करणार आहे आणि चेतन चैतन्याच्या प्राधान्याने चेतन स्वरूपाच्या दृष्टीने तो निमित्त करा म्हणून अभिन्न निमित्त कारण ईश्वर आहे मायाविशिष्ट परमेश्वर आहे आणि ब्रह्म ते विवर तेव्हा येथे अशी शंका येईल कि परमात्मा निर्गुण असता त्यास इच्छा कशी उत्पन्न व्हावी तर ह्या शंकेचे समाधान असे आहे की वास्तविक शुद्ध परमात्म्याला कधी इच्छा उत्पन्न झालीच नाही परंतु ज्या अर्थी शिष्याच्या बुद्धीने जगत ग्रहण केले आहे त्या अर्थी त्याचा भ्रमनिवृत्त करण्यासाठी त्याच्या बुद्धीने स्वीकारलेल्या नसत्या जगाचा जगताचा स्वीकार श्रुतीने केला निषेध करणारा माणूस नस म्हणत होणार विचारलं काय नम इदम पद या इदम पदाचा काय अर्थ जगत म्हटलं हे जगत इदमचा अर्थ काय दिसतोय हे जगत जगाचा निर्देश करतोस त्याचा आम्ही निषेध करतो असा स्वीकार का केला आहे प्रथम प्रकरणातील पहिल्या पूर्वीच्या व्याख्यानात सांगितले आहे असो जग स्वीकार करता अशी आणि मागाहून त्या सर्व प्रकारांचा निषेध करून अद्वैदाची सिद्धी केली आहे कृपालेशाचा महिमा सांगतात